श्लोक सातवा यस्विंद्रिया आणि मनसा नियम्या आरभते अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोग पण हे अर्जुना मनाने कर्मेंद्रियांचे नियमन करून जो आसक्त न होता कर्मेंद्रिया कर्मयोगाला आरंभ करतो त्याची योग्यता विशेष आहे आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा अर्जुना प्रसंग आलेला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो इकडे तू लक्ष दे। जो अंतरिया मी निश्चळ व परमात्म्याच्या स्वरूपात घडलेला असतो आणि बाहेरून मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करीत असत जो इंद्रिया आज्ञा न करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म नावेरी उचित जे जे तो इंद्रियाना हुकूम करत नाही आणि विषय वाढतील अशी त्याच भीती नसते तो अधिकार परत्वे प्राप्त झालेले जे जे विहित कर्म त्याचा अनादर करत नाही तो कर्मेंद्रिय कर्मी रहाटता तरी न नियमीथी चे उर्मी झाकोळे ना तो पुरुष कर्मेंद्रिय कर्मे करीत असली तरी त्यांना आवरत नाही पण त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकाराने तो लिप्त होत नाही तो काम ना मात्र मोह मळे नैसे जळी जळे पद्मपत्र ज्याप्रमाणे पाण्यातील कांबळाचे पान पाण्याने लिप्त होत नाही व अविवेकरूपी मलाच्या योगाने तो मलिन होत नाही तैसा संसर्ग असे सकळांचा दिसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब त्या कमलाच्या पानाप्रमाणे तो अलिप्तपणाने संगामध्ये राहतो तो दिसण्यात सामान्य लोकांप्रमाणे दिसतो ज्याप्रमाणे सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असूनही प्रतिबिंबामुळे पाण्याच्या संगतीत राहताना दिसते तैसे सामान्यत्वे पाहिजे तरी साधारण ची देखिजे एरवी निर्धारिता नेजे सोय जयाची त्याप्रमाणे वरवर पाहिले तर तो इतर सामान्य लोकांसारखाच दिसतो बाकी त्याच्या संबंधी निश्चित विचार ठरव म्हटले तर त्याच्या स्थिती संबंधी काहीच कल्पना करता येत नाही ऐश्या चिन्ही चिन्ही तू देखि तो मुक्तू, आशापाश रित ओळखपा अशा लक्षणाने युक्त असलेला जो तुला दिसेल तोच आशापाशरहित व मुक्त आहे असे तू ओळख अर्जुना तोची योगी विशेषी म्हणून होणिपे पे ते अर्जुना जगामध्ये त्याचे विशेष वर्णन केले जाते असा तोच योगी होय करता तू असा हो म्हणून मी तुला म्हणतो श्लोक आठवा नियतम कुरु कर्मत्व कर्मजायो ह कर्मण शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मण नित्य असे जे कर्म ते तू करीत जा कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे अधिक चांगले कर्म न करण्याने ही देह यात्रा ही सिद्धीला जाणार नाही तू मानसा हो मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततू सुखे तू मनाला अवरुंधर व अंतःकरणात स्थिर हो मग ही कर्मेंद्रिय आपापले व्यवहार करीत खुशाला राहू देत मनोनी म्हण नैष्कर्मे न संभवे आणि व्हावे असे म्हणशील तर विहित कर्मे करणे टाकून कर्मातीत होणे देह धारेला संभवत नाही असे आहे तर मग शास्त्रबाह्य कर्माचे आचरण काय म्हणून करावे याचा तू विचार करे जे उचित आणि अवसरे करुन प्राप्त ते कर्म हे रहित रहित म्हणून जे जे करणी प्राप्त झालेले कर्म आहे ते तू फला सोडून तू हे कवतिक जे ऐसे कर्म मोच कैसे असे अर्जुना अशा या निष्काम कर्माचे आणखीही एक आश्चर्य आहे ते तुला ठाऊक नाही ते हे कि असे म्हणजे अहंकार रित व निष्काम बुद्धीने केलेले विहित व नित्यनैमित कर्म प्राण्याना कर्मबंधनांपासून निश्चित पावे पहा वर्णाश्रम धर्माप्रमाणे जो आपण योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो हो, त्यास त्या आचरणाने खचितच मोक्षाची प्राप्ती होते श्लोक नव यज्ञात कर्मन्यत्र लोकोय कर्म बंधन तदर्थम कर्म कौते संग समाचर स्वधर्म प्रित्यर्थ कर्म दुसरे कर्म लोकांना बंधनाला कारण होते म्हणून हे अर्जुन स्वधर्म कर्म कर आणि अनासक्त होऊन राहा स्वधर्म जो बापा तोची नित्य यु जानपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारुनाही अरे बाबा आपला जो धर्म आहे तो नित्य यज्ञ नि होय असे समज म्हणून त्याचे आचरण करत असताना त्यात पापाचा प्रवेश होत नाही जा आणि कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे संसारिक हे स्वधर्माचरण सुटले म्हणजे वाईट ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते आणि तेव्हाच त्या वाईट कर्मे करणाऱ्या पुरुषास संसार प्राप्त होते म्हण ते अखंड यज्ञ या बंधन किची म्हणून स्वधर्माचे आचरण करणे हेच नित्य यज्ञ याजन करण्यासारखे होत जो असे स्वधर्माचरण करतो तो केव्हाच बंधनात पडत नाही हा लो कुकर्मे बांधिला जो परतंत्रा भूत झाला तो नित्य यज्ञ चुकला म्हणून हे कर्माधिकारी लोक आपले नित्य यज्ञाला चुकले म्हणून कर्माने बद्ध होऊन देहाचा स्वाधीन झाले श्लोक दहावा सह सहय वा च्वम एशवस्तिष्ट मधुक पूर्वी ब्रह्मदेव यज्ञासह वर्तमान म्हणजे स्वधर्मासह वर्तमान प्रजा उत्पन्न करून त्यांना म्हणाला की याच्या योगाने तुम्ही आपली अभिवृद्धी करून घ्या हा तुमच्या इष्ट कामना देणार आहो आता विषी पार्थ तुझ सांगे नदी संस्था ब्रेने अर्जुना या संबंधीची तुला एक गोष्ट सांगतो ब्रह्मदेवाने सृष्ट्यादी रचना जेव्हा केली ते नित्ययाग सहिते सृजिली भूते समस्ते परी नैनती चितीये यक्ष्म म्हणून तेव्हा नित्य यज्ञा सहित म्हणजे कर्मासहित सर्व प्राणी त्याने उत्पन्न केले परंतु कर्म हे सूक्ष्म असल्यामुळे ते प्राणी आपल्या कर्तव्य कर्मांना मुळीत जाणत नव्हते ते वेळी तब म्हणे तो कमळ जन्म भूतांप्रती त्यावेळी सर्व प्राण्यांनी ब्रह्मदेवाची विनंती केली कि देवा या लोकात आम्हाला आधार काय तेव्हा ब्रम्हदेव लोकांना म्हणाला तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मची विहिला असे या ते उपासा मग तुम्हाला वर्णानुसार हा आम्ही स्वधर्मच सांगितला आहे याचे आचरण करा म्हणजे तुमच्या मनातील इच्छा ओप पूर्ण होतील तुम्ही व्रते नियमो न करावे शरीराते न पिडावे दुरिकेही न वचावे तीर्थास या खेरीच तुम्हाला आणखी व्रते व नियम करण्याची जरुरी नाही शरीराला पीडा देण्याची जरुरी नाही व दूर कोठे तीर्थयात्रेला जाण्याचे कारण नाही योगाधिक साधने साकांक्षा आराधने मंत्र यंत्र विधाने झणी कर योग वगैरे साधने कामनायुक्त आराधना अथवा मंत्र यंत्र इत्यादी कर्मे कदाचित कराल तर करू नका तरा न भजावे हे न करावे तुम्ही स्वधर्म यजावे, अनायासे। स्वधर्म सोडून अन्य देवतांना भजावयाचे कारण नाही तात्पर्य वर सांगितलेल्या गोष्टी करण्याचे मुळीच कारण नाही तर तुम्ही कष्टात न पडता स्वधर्माचरण रूप यज्ञ करावा अहेित अनुष्ठापा ते अनुष्ठापाया ते पतिव्रता पति जिया परी ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीला एकनिष्ठतेने भसते त्याप्रमाणे तुम्ही मनात कोणताही हेतु न धरता याचे आचरण करा तैसा स्वधर्म रूप हाची हा तुम्हा एकू ऐसे सत्य लोक नायकू बोलता जाहला अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्म रुपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे असे, असे सत्य लोकाचा अधिपती ब्रह्मदेव बोलत देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल मग प्रजा हो न संडील तुम कदा पहा स्वधर्माचे आचरण जर कराल तर हा धर्म कामधेनु प्रमाणे इच्छा पुरवणारा होईल मग लोक हो ही स्वधर्म रूपी कामधेनू तुम्हाला नेहमी सोडणार नाही श्लोक अकरावा देवान भावय नेन ते देवा भावयु परस्पर भावय श्रेय परम वापस योगाने तुम्ही देवाला भजाल आणि ते देव तुमच्यावर संतुष्ट होऊन तुमची समृद्धी करते परस्परांची अभिवृद्धी करणारे तुम्ही उत्कृष्ट प्रकारचे कल्याण प्राप्त करून घ्यायने समस्ता परितोषू होईल देवता मग तुम्हा ईप्सिता अर्थाते देती कारण या धर्माच्या आचरणामुळे सर्व दैवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छिलेले विषय देतील या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा या स्वधर्म रूप पूजेने सर्व देवतांना आराधिले असता त्या खात्रीने तुमचा योगक्षेम चालवतील तुम्ही देवाते भजाल देवा देव तुम्हा तुष्टतील ऐशी परस्परे घडेल प्रीती जेथ तुम्ही देवांचे आराधन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होते त्याप्रमाणे तुमचे एकमेकांवर जेव्हा प्रेम जडेल ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते आपलं मानसीचे तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहजच सिद्धीत जाईल आणि मनातील इच्छित गोष्टी पूर्ण होती। वाचा सिद्धी पावाल होणी आज्ञा करणारे वाल तुम्हाला आपली काय आज्ञा आहे म्हणून महारुद्धी विचारतील जैसे ऋतुपतीचे द्रि निर बोळगे फळभार लावण्यसी ऋतुश्रेष्ठ वसंताचे द्वारात वनशोभा ज्याप्रमाणे फलभार व सौंदर्यासह निरंतर सेवा करते श्लोक बारावा इष्टान प्रो यो भुंगे यांनी संतुष्ट केलेले देव तुम्हाला इष्टभोग देतील त्यांनी दिलेल्या वस्तूंचा त्यांना न देता जो उपभोग घेतो तो चोर हो तैसे सर्वसुखे सहित दैवची मूर्तीमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी। पहा त्याप्रमाणे सर्व सुखांसह मूर्तीमंत दैवच तुमच्या मागे शोध काढीत येईल ऐसे समस्त भोग भरित हो आल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मे निरत वरताल बापा अशा रीतीने बाबांो जर तुम्ही एकनिष्ठपणे स्वधर्माचे आचरण कराल तर सर्व भोगाने संपन्न होऊन तुम्ही निरीच्छा जो अनुसरेल हो पक्षी, सर्व संपदा प्राप्त झाली असता जो विषयांच्या गोडीला लालचवून उन्मत्त इंद्रिय जसे सांगतील तसे वागतो तिही यज्ञ भाविकी सुरी जे हे संपत्ती दिधली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जे संतुष्ट होणाऱ्या त्या देवानी जी ही पूर्ण संपत्ती दिली आहे त्या संपत्तीच्या योगाने स्वधर्म रूप मार्गाने जो परमेश्वर अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे जो अग्नीचे मुखात हवन करणार नाही अथवा देवतांचे आराधन करणार नाही किंवा योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन देणार नाही विमुख होईल गुरु भक्ती आदर न करील अतिथी संतोष ने ज्ञाती आपुलिये। जो गुरु भक्तीला पाठमोरा होईल अतिथीचा मान करणार नाही व आपल्या जातीला संतोष देणार नाही ऐसा स्वधर्म क्रिया रहितू आथिलेपणे प्रमत्तू केवळ भोगास होईल जो अशा रीतीने जो आपल्या धर्माचे आचरण टाकून आणि संपन्नतेने उन्नत होऊन केवळ भोगामध्ये घडून जाईल तया मग अपावो थोर आहे जेने ते हातीचे सकळ जाये देखा प्राप्त ही न लाहेोग भोग त्याला पुढे मोठा धोका आहे तो असा कि त्याच्या जवळ असलेले सर्व ऐश्वरी नाहीसे होईल हे पहा मिळवलेले भोग सुद्धा त्याला भोगावयास मिळणार नाहीत जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी का निदैवाच्या घरी न राहमी जसे आयुष्य संपलेल्या शरीरात प्राण राहत नाही किंवा दैवहीनाच्या घरात लक्ष्मी राहत नाही तैसा स्वधर्मो जरी लोपला तरी सर्व थारा मोडला जैसा दीपा सवय हरपला प्रकाशु बरबर, प्रकाश प्रकाशु जसा दिवा मालवल्या बरोबर त्याचा प्रकाश नाहीसा होतो तसा धर्म जर लोपून गेला तर सर्व सुखाचे आश्रयस्थान नाहीसे होते वृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्र ते, जे जे ते वस्ती नघडे घडे आई प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे वरील आपला आचार जेथे सुटतो त्या ठिकाणी आत्मस्वातंत्र्य राहत नाही प्रजा हो हे नीट ऐका असे ब्रम्हदेव म्हणाले म्हणून म्हणून आपला स्वधर्म जो टाकील त्याला यमधर्म शिक्षा करेल व तो केवळ चोर आहे असे समजून त्याची मालमत्ता हिरावून घेईल मग सकळ दोषू भवते गिवसोनी घेती तया रात्री समयी भूते जैसी रात्रीच्या वेळी ज्या प्रमाणे पिशाचे स्मशान वेढून टाकतात त्याप्रमाणे मग त्याला सर्व पापे घे त्रिभुवनीची दुखे आणि नाना विधे पातके जात तितुके तेथे तेथेची वसे त्याप्रमाणे त्रैलोक्यात असणारी सर्व दुःखे आणि अनेक प्रकारची पापे व सर्व दैन्य त्याच्या जवळ राहतात ऐसे हो यतया उन्मत्ता मग न सुटे बापा रुदता कल्पांती ही सर्वथा प्राणी गण हो त्या उन्मत्त मनुष्याची अशी स्थिती होते आणि मग प्रजा हो रडले तरी मग कल्पाच्या अंतापर्यंत देखील याची त्यातून मुळीत सुटका होत नाही म्हणून निजवृत्ती हे न संडावी इंद्रिये बरळो ने ऐसे प्रजा शिकवी चतुरा म्हणून स्वधर्माचरण सोडू नये इंद्रियांना भलत्याच मार्गाला जाऊ देऊ नये असा ब्रम्हदेवाने प्रश्न ज्याप्रमाणे माशांना पाण्याचा वियोग झाला कि त्याच क्षणी मरण येते म्हणून माशाने पाण्याचा त्याग करू नये त्याप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो म्हणून त्याने या स्वधर्माचरणाला विसरून आपुला लिया कर्मी उचिती निरत व्हावे पुढती पुढती मणिपत असे म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या विहित कर्माचरणामध्ये तत्पर असावे हेच आमचे वारंवार सांगणे आहे